डोंगरावरून खाली वाहत जाणारी ती नदी मैथिलीला दाखवित आणि रमवीत तो एका शिला तलावर बसला हे मांस अग्नित आहुती देण्याचे हे चविष्ठ हे अग्नित भाजलेले असे सांगत राम सीतेसह तेथे बसला होता असा तो तेथे बसलेला असताना भरताच्या सोबत आलेल्या सैन्याची धूळ आणि आकाशाला जाऊन भिडणारा मोठा आवाज उत्पन्न झाला त्यानंतर त्या महान आवाजाने आणि त्रस्त झालेल्या हत्तींच्या कळपांचे म्होरके आपल्या कळपांसह हो इकडे तिकडे पळस सुटले सैन्यामुळे उत्पन्न झालेल्या तो ध्वनी रामाने ऐकला आणि सर्व कळपांचे म्होरके पळस त्याच्या दृष्टीस पडले त्यांना पळत असलेले पाहून आणि तो ध्वनी ऐकून राम दैदीपमान लक्ष्मणाला म्हणाला अरे लक्ष्मणा सुमित्रेच्या सुपुत्रा हा प्रचंड गडगडाटासारखा गर्जना करणारा भयंकर आवाज तुझ्या काय का तिकडे पहा बरे अरण्यात पशुना सिंहाने घाबरवून सोडल्यास त्याप्रमाणे हे एकाएकी सर्वत्र पळ सुटले मृगया करीत करण्याकरता कोणी राजा किंवा राजपुत्र वनात फिरत आहे की कोणी श्वापद आहे हे लक्ष्मणा जरा समजून हे बरे फिरायला पर्वत हे आहे तरी काय ते तू सर्व बरोबर घेऊन इकडे लक्ष्मण तत्काळ फुललेल्या साल वृक्षार आणि सर्व दिशांकडे पाहण्याच्या हेतूने पूर्व दिशेकडे त्याने पाहिले पश्चिमेकडे पाहत असताना त्याला हत्ती घोडे रथ यांची गर्दी असलेली आणि पायदळ आणि सज्ज असलेली प्रचंड सेना दिसली ती घोडे रथ याने पूर्ण असलेली आणि रथावर ध्वज शोभत असलेली सेना असल्याचे रामाला त्यांनी सांगितले आणि तो म्हणाला आर्याने अग्निविझवून टाकावा सीतेने गुहेत जावे आपले चाप आणि बाण कवच तुम्ही सज्ज करा राम त्या पुरुष व्याघ्र लक्ष्मणाला उतरला असे लक्ष्मण ही कोणाची सेना तुला वाटते निरखून पहा बरे रामाने असे म्हटल्यानंतर लक्ष्मण भडकलेल्या आग्नेप्रमाणे त्या सेनेचा जणू फळशा पडण्याची इच्छा मनात धरून म्हणाला कैकेचा पुत्र भरत अभिषेक करून घेतल्यानंतर राज्य निर्विघ्न व्हावे या इच्छेने आपणा दोघांना मारण्याकरिता इकडे आला आहे हे, हे उघड आहे हा जो मोठा शोभायुक्त वृक्ष उठून दिसत आहे त्याच्याजवळच रथावर चमकणारा दांडा असणारा कोविदार ध्वज फडकत आहे वेगवान घोड्यावर बसून मनाला येईल तसे हे घोडेस्वार वाट कढीत आणि हत्तीवर बसून आनंदात असलेले हत्ती, हत्ती हे सज्ज ठेवून राहूया हा कोविदार ध्वज युद्धात आपल्या उभयतांच्या स्वाधीन होईल काय ज्या भरतामुळे राघवा तुमच्या माझ्यावर आणि सीतेवर महान आपत्ती आली त्याला मी पाहू शकेन काय ज्याच्यामुळे राघवा तुम्ही चिरकाळ टिकणाऱ्या राज्यापासून दूर झाला तो वीरा आपला शत्रु भरत येथे आला आहे त्याला मारलेच पाहिजे भरताचा वध करण्यात राघवा मला कसलाही दोष दिसत नाही पूर्वी ज्याने अपकार केला त्याला मारण्यात अधर्म घडत नाही पूर्वी अपकार करणाऱ्या भरताचा त्याग करणे हाच धर्म आहे याला मारल्यानंतर साऱ्या पृथ्वीचे तुम्ही शासन करा ही राज्य कैकई लढाईत आज पुत्र हत्तीने वृक्ष मोडून टाकावं तशी दुःखाने अत्यंत आर्त झालेली मला पाहायला मिळेल काही काही मी तिच्या जोडीदारणीसह आणि बांधवांसह मारून टाकतो त्याने जगाची मोठ्या घाणीतून आज सुटका होईल हे मानेवर हा माझा आवरून झालेला क्रोश आणि अपमान मी गवतात अग्नी टाकावं तसा शत्रुचा सैन्यावर टाकतो चित्रकूटाचे हे अरण्य शत्रूंच्या शरीरे धारदार बाणाने फोडून आज मी रक्तमयी करून टाकतो माझ्या बाणांनी छाती फुटलेले हत्ती आणि घोडे यांना आणि मारलेल्या माणसांना अरण्यातील श्वापदे ओढून नेऊ देत या महावनात भरताला सैन्यासह मारून बाणांचे आणि धनुष्याचे मी पांग फेडे यात संशय नाही अयोध्याकांडाचा शहाण्णव असतो